ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने भा अध्याय अष्ट्यात्तर हवा दंतवक्त्र आणि विदुरथाचा उद्धार शुक म्हणाला महाराज शिशुपाल शाल्व आणि मारले गेल्यानंतर त्यांच्याशी असलेल्या मैत्रीचे ऋण फेदण्यासाठी संतापलेला दुष्ट दंतवक्त्र हातात गदा घेऊन एकटाच पायीपायीच युद्धभूमीवर येऊन थडकला तो इतका शक्तिमान होता की त्याच्या चालण्याने जमीन हादरत होती श्रीकृष्ण ने तेला अशा प्रकार ताबड़ोब हाथ गेउन रथा खाली उड़ी मार्ली कि समुद्राला अड़वा तसे अड़वले उन्मत्त दंतवक्त ने गा उगार श्रीकृष्णना मटले तू आज मजा दृष्टिसमोर आलास हे फार चले कृष्ण तू मजा ममे भाऊ आलास तरी तू मजा मित्र मारले माला सुध्धा मारू इच्छित होर्खा आज मी तुला वज्रासारख्या गदे थार करेल अरे मूर्खा तू माझा भाऊ असला तरी शत्रूही आहेस मी माझ्या मित्रावरील प्रेमामुळे शरीरातील रोग नाहीसा करावा तसा तुला मारूनच त्यांच्या ऋणातून मुक्त होईल माहूत जसा अंकुषाने हत्तीला टोचतो त्याप्रमाणे दंत आपल्या कडवट शब्दाने श्रीकृष्णांना टोचत त्यांच्या डोक्यावर गदा मारून सिंहाप्रमाणे गर्जना केली रणभूमीवर गदेचा प्रहार झाला तरी यदुश्रेष्ठ जागेवरून जराही हल्ले नाहीत त्यांनी आपल्या प्रचंड अशा कमोदकी गदेने दंतवक्त्राच्या छातीवर प्रहार केला गदेच्या प्रहाराने दंतवक्त्राची छाती फुटून तो तोंडातून रक्त वोकू लागला त्याचे केस विखुरले हात पाय पसरले गेली आणि तो निष्प्राण होऊन जमिनीवर कोसळला परीक्षिता शिशुपालाच्या मृत्यूच्या वेळी जसे झाले होते तसेच सर्वांच्या देखतच दंतवक्त्राच्या मृत शरीरातून एक अत्यंत सूक्ष्म आश्चर्यकारक ज्योत बाहेर पडून श्रीकृष्णामध्ये सामावून गेली त्याचा भाऊ विदुरथ भावाच्या मृत्यूने शोकाकुल झाला तो क्रोधाने सुष्काळी टाकीत हातामध्ये ढाल तलवार घेऊन श्रीकृष्णांना मारण्यासाठी आला राजेंद्रा तो चाल करून येत असलेला पाहून श्रीकृष्णाने तीष्ण धार असलेल्या चक्राने किरीट असलेले त्याचे डोके उडवले अशा प्रकारे ज्यांना मारणे दुसऱ्या कोणालाही अशक्य होते त्या शाल त्याचे सौभ विमान दंतवक्त्र आणि विदुरथ यांना मारून श्रीकृष्णाने सुशोभित द्वारकेत प्रवेश केला त्यावेळी देव माणसे मुनी सिद्ध गंधर्व विद्याधर महानाग व पितर त्यांची स्तुती करीत होते तसेच अप्सरा यक्ष किन्नर चारण त्यांच्यावर वर्षाव करीत त्यांच्या विजयाचे गायन करीत होते यावेळी वृष्णीवंशी यादववीर त्यांच्याबरोबर चालले होते योगेश्वर जगदीश्वर भगवान श्रीकृष्ण अशा लिला करीत असता सदोत विजयी होत असले तरी अविवेकी लोकांना पराजित झाल्यासारखे वाटतात बलरामाने जेव्हा ऐकले की कौरव पांडवाशी युद्ध करण्याची तयारी करीत आहेत तेव्हा तटस्थ राहण्याच्या इच्छेने तीर्थयात्रेचा बहाना करून ते, ते, ते, ते द्वारकेतून बाहेर पडले तेथून बाहेर पडून त्यांनी प्रभास क्षेत्रामध्ये स्नान केले आणि तेथे ते ते तर्पणाने देव ऋषी पितर यांना आणि भोजन घालून माणसांना तृप्त केली नंतर काही ब्राह्मणासह ते सरस्वती नदीच्या उगमाच्या दिशेने निघाले त्या अनुक्रमे पृथुदक बिंदुसर त्रितकूप सुदर्शन तीर्थ विशालतीर्थ ब्रह्मतीर्थ चक्रतीर्थ आणि पूर्ववाहिनी सरस्वती नदी इत्यादी तीर्थक्षेत्रावर गेले परीक्षिता त्यानंतर यमुना तटावरील आणि गंगा तटावरील तीर्थे करीत ते त्या दिवसात जेथे ऋषी ज्ञानयज्ञ करीत होते त्या नैमीसारण्यात गेले दीर्घकाल यज्ञ करणारे ऋषी बलराम आलेले पाहताच आसनावरून उठले आणि त्यांनी त्यांचे त्या स्वागत केले तसेच योग्यतेनुसार नमस्कार करून व आशीर्वाद देऊन त्यांचा सन्मान केला ती आपल्या बरोबरच्या ब्राह्मणासह आसनावर बसली नंतर त्यांची पूजा केली तेव्हा त्यांना दिसली की व्यासांचा शिष्य रोमहर्षण व्यासपीठावर बसलेलाच आहे ऋषी म्हणाले बलवन नावाचा इलवलाचा पुत्र एक भयंकर दानव आहे तो प्रत्येक का पर्व काढी येऊन ये आमचे सत्र दूषित करतो हे यदुनंदना तू इथे ये येऊन पूरक्त विष्टा मूत्र दारू आणि मांस टाकू लागतो त्या पाप्याला आपण मारा ही आमची तुमच्याकडून फार मोठी सेवा होईल त्यानंतर आपण एकाग्रचित्ताने तीर्थामध्ये स्थान करीत एक वर्षपर्यंत भारत वर्षाची प्रदक्षिणा करा त्यामुळे आपण शुद्ध भाव, या ठिकाणी अठ्ठ्याहत्तरावा अध्याय समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू